श्री गणेश आयन महा वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग एकतीसावा काम करून समाधान पावलेले रामलक्ष्मण आनंदित मनाने त्या सिद्धाश्रमात त्या रात्री राहिली रात्र संपून पहाट होतास आपल्या सर्व अन्न क्रिया पूर्ण करून ते दोघे जेथे विश्वामित्र आणि इतर ऋषी होते तेथे गेले प्रदीप्त अग्निसारख्या तेजस्वी मुनिश्रेष्ठांना वंदन करून गोडवाणीने ते बोलके असे वचन बोलले मुनिवर हे आम्ही दोघे आपले सेवक येथे आलो आहोत आता आम्ही काय करावे अशी आपली आज्ञा आहे ती सांगा त्यांचे हे बोलणे ऐकून सगळे महर्षी विश्वामित्रांच्या पुढाकाराने रामाला म्हणाले हे नरश्रेष्ठा मिथिलाधिपती जनकराजाचा परमधर्मयुक्त असा यज्ञ होणार आहे तिकडे आम्ही जाणार आहोत तू सुद्धा आमच्याबरोबर यायचं तेथे असलेले अद्भुत असे एक उत्कृष्ट धनुष्य तू पहावेस ते पूर्वी यज्ञ चालू असताना सभेमध्ये देवाने दिलेले धनुष्य आहे ते फार शक्तिशाली घोर आणि अत्यंत तेजाने झळणारे असे आहे ते, ते उचलून त्याला प्रत्यंच्या लावून सिद्ध करण्याला देव गंधर्व असुर राक्षस कोणी समर्थ झाले नाहीत मग माणसांची तर कथाच काय त्या धनुष्याचे सामर्थ्य किती आहे हे समजून घेऊ इच्छिणारे राजे शक्तिशाली राजपुत्र त्याला दोरी लावू शकले नाहीत हे नरद शार्दूला महात्म्या मिथिलेश्वराचे हे ते धनुष्य तेथे ते तुला पाहायला मिळेल आणि अत्यंत अद्भुत असा यज्ञही तू पाहू आपल्या यज्ञाचे फल म्हणून मिथिलेश्वराने त्या उत्कृष्ट धनुष्याची सर्व देवतांपास याचना केली त्या धनुष्याचा हात धरण्याचा मध्ये भाग सर्वोत्कृष्ट आहे ते धनुष्य त्या राजाचे पूजा दैवत बनले त्याच्या घरात त्याची नाना गंध गंध धूप चंदन इत्यादी द्रव्याने पूजा होते असे बोलून मुनिवरांनी ऋषी संघ व रामलक्ष्मण यांना बरोबर घेऊन वनदेवतांना आमंत्रण आमंत्रण तेथून प्रस्थान केले तुमचे मंगल हो या सिद्धाश्रमाहून मी यज्ञ पूर्ण केल्यामुळे सिद्ध होऊन गंगेच्या उत्तर तीरावर जाऊन हिमवान पर्वताकडे जात आहे असे बोलून ते तपोधन मुनीश्रेष्ठ कौशिक उत्तर दिशेचे उद्दिष्ट ठेवून तेथे निघाले त्या ते मुनिवरांच्या मागोमाग शंभर गाड्या घेऊन ब्राह्मण निघाले सिद्धाश्रमात राहणारे पशुपक्षी तपोधन विश्वामित्रांच्या मागोमाग चालू लागले तेव्हा ऋषी संघाने व विश्वामित्राने पक्षातींना मागे परत परतवले सूर्य मावळण्याच्या सुमारास ते बरेच अंतर चालून केले आणि शोन नदीच्या काठी एकत्र होऊन सूर्य मावळताच त्याने स्नान केले आणि होम हवन केले विश्वामित्रांना प्रमुख पोध देऊन ते अत्यंत हो ते तेजस्वी ऋषी बसले रामही लक्ष्मणासह त्या मुनींना वंदन करून बसला तो विद्वान अशा विश्वामित्रांच्या पुढ्यात जाऊन बसला आणि त्या तपोधनाला त्याने मोठ्या कुतूहलानं विचारले भगवान हा समृद्ध वनाने शोभणारा कोणता बरे देश आहे मला त्यासंबंधी ऐकण्याची इच्छा आहे आपण मला सांगावं रामाच्या प्रश्नाने प्रेरित होऊन मुनी त्या ऋषींच्या पुढे त्या देशाविषयीची सर्व माहिती सांगू लागली बालकांडाचा एकतीसावासर्ग समाप्तो